अवस्थेला पावलेला जो महात्मा आपल्या स्वरूप स्थितीमध्ये राहत असतो असं ज्ञानेश्वर इतकंच नवीन तर त्याही पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय उत्कृष्ट अशी उदाहरणं दिली आहेत ती उदाहरणं सगळी काही मी सांगत नाही आता चार दोन ओव्या त्या आपल्या महत्वाच्या वाचून दाखवतो किंवा म्हणून दाखवतो म्हणजे त्याच्यावरून तुमच्या असं ध्यानात येईल कि या प्रकरणाचं या रूपाने जर आपण चिंतन केलं तर कुठेही विसंगती होणार नाही अगदी व्यवस्थित पूर्ण वेदांत शास्त्राच्या प्रक्रियेला रतीमात्र इकडे तिकडे न हलू देता मौलीने हे लिहिले की मोहना मौलीने हे उत्क इतकं उत्तम लिहिले सहज सुंदर लिहिले की त्या सहज सौंदर्यात शास्त्र ना इला त्याला अन्यत्र पूर्ती प्रतिष्ठा मिळत नाही म्हणून केवळ कृती प्रतिष्ठा मिळण्यासाठी म्हणून का होईना पण या अंगाची साणीव स्वरूप म्हणजे लहान रूप धारण करून ते यामध्ये बसल्या असं आपल्याला दिसून येत माऊली म्हणते कि इतका तो व्यापकतेला पावलेला असतो आकाश हे आकाशे दाटले न ढळे दैसे मी या आत्मे ने आपले कल्पांकी उदक उदके रुंदली या वाहो ठाके त्या एके कोण दला अति अपरिछिन्नतेला पावलेला असतो निरपेक्ष व्यापकता म्हणून त्याला तो प्राप्त झालेला पाहू आपण या ओळखे आपण या लागे आपण म्हणून मी जाणेपणे ठेले तया येणे जाणे <laughs> क्रिया संपली व्यापकतेच क्रिया घडत नसते परिछिनतेच क्रिया घडत असते असा नियम कायम घ्यानात ठेवायचा जो जो पुरुष सर्व व्यापकतेला तिथे क्रिया सदाची संपलेली असते इतकं नव्हे तर त्याच जे येणं जाणं ते सदा संपलेलं असत ते स्वरूप मी त्याची यात्रा की आहे कुठेही न जाणे क्रिया विवर्जित होणे जळावरील तर धाविन ला सवेगू तरी नाही भूमी भागो क्रमिला तिणे जे सांडावे का मांडावे जे जी चालणे जेणे चालावे ते तोयेची एक आघावे म्हणून संपूर्ण पाणीच पाणी चालणं न चालणं थांबणं उत्पन्न होणं नाशाला पाहुण स्थिती म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय संपूर्ण त्या पाण्यावर घडत असत गेली होता उता पण पंडुसुता तरंगाची एकात्मता न मोडीची जेवी इथेही दूर तरंग गेला असा वाहत पळत तरी त्याची जी पाणी स्वरूपता आहे ती एकात्मता आहे तरंगाची समुद्राशी ती नष्ट होत नाही तैसा मी पण हा लोट आला तू आघवियाची आला या यात्रा होय भला कापडिया माझा या यात्रेने तो माझा यात्रिक बनत असतो असा तो ज्ञानी पुरुष असतो मै तू कहीं काम बीम करतो का नहीं चलते बोलतो का वाह तर शरीर स्वभाव वशे काहीं एक करू जरी पैसे शरीर आपल्या संस्कारा प्रमाण कहीं कर्म करील तरी मीच तो मिळणे मी ते भेटे तयार तेथे कर्म आणि करता हे जाऊनही पण दुस होता तेथे कर्म त्याचा मी करता आहे हे माझं कर्म आहे हे मी केलं पाहिजे अशा प्रकारची बुद्धी त्याची सदाची संपते मी आत्मेने माझं पाहता मीच होय पण दर्पणा ती दर्पणे पाहली होय न पाहणे दर्पणानं दर्पणाला पाहणं म्हणजे न पाहणं जसं घडतं किंवा सोने झाकल्या सुवर्णे न झाके जीवी सोनाने सोना सोन्याने सोनं झाकायचा प्रयत्न केला तर सोनं ज्याप्रमाणे झाकलं जात नाही दीपाती दीपे प्रकाशीचे ते न प्रकाशी कर्म मिया कर्मही करीताचे आहे ते कर्मचारी कर्म करावे हे भाषा करावी ही ही भाषा संपते ते न करण्याचे होय तयाचे केले तयाचे केले तया के न करण्याचे होय त्याने कितीही कर्म केलं काय व्यवहार केल्याचा तुम्हाला जरी दिसला तरी के त्याचा केलेला सगळा व्यवहार न करणे रूपच असतो असा आपण ध्यानात ठेवा क्रिया ज्यात मी झालीपणे त्याच्या सर्व क्रिया मीच कारण ब्रह्मविद्याच्या सर्व त्रिपुटी जर ब्रह्मरूप झालेल्या असतात तर त्या क्रिया त्रिपुटी ब्रम्हरूप झाली असते म्हणायला काय बाबाय अशा त्रिपुटींचा जर आपण विचार केला तर प्राधान्याने तीन चार त्रिपुटी लक्षात ठेवल्या पाहिजे पहिली त्रिपोटी ज्ञाता ज्ञानज्ञेय दुसरी त्रिपुटी प्रमाता प्रमाण प्रमेय तिसरी त्रिकुटी ध्याता ध्यान ध्येय चौथी त्रिकोटी करता करण क्रिया आणि पाचवी त्रिकोटी म्हणजे भोगता भोग्य आणि भोग बस एवढ्या लक्षात ठेवल्या म्हणजे बाकीच्या सगळ्या लक्षात ठेवल्यासारखं असं का म्हणाल तुम्ही एवढ्या त्रिका लक्षात ठेवायच्या यातली एका ठेवली तर चालणार नाही का हो उपलक्षणाने हो एखादी चालेल पण त्यातल्या चाललेल्या या ज्ञानीपुरुषाच्या सगळ्या व्यवहाराची जर आपल्या संगती लावायची असेल तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ज्ञाता ज्ञानधेय ही त्रिपुटी का लक्षात ठेवायची तर भावना क्षेत्रामध्ये भावजीवनामध्ये ही त्रिपुटी नांदत असते म्हणून ध्यानात ठेवायची म्हणजे त्याच्या भावजीवनात घडलेले सगळे व्यवहार ब्रह्मरूप असतात असं समजायचे त्याच्या ज्ञानजीवनामध्ये दोन त्रिपुटी आहेत एक त्रिपुटी ज्ञाता ज्ञानधेय आणि दुसरी त्रिपुटी प्रमाता प्रमाणप्रमे असं का तर ज्ञाता ज्ञानध्ञेय ही जी त्रिपुटी आहे ती भ्रमप्रमा साधारण त्रिपुटी आहे आणि प्रमासा प्रमाणप्रमे ही जी त्रिपुटी आहे ती केवळ फक्त प्रमा ज्ञानामध्ये लागणारी त्रिपुटी आपल्या कारणाने त्याचा भ्रमप्रमा साधारण व्यवहार घडो का केवळ प्रमाक व्यवहार घडतो घडो उभय व्यवहार दृषिक्रिये स्वरूप असलेले दृष्टी क्रियेच्या अंतर्गत असलेले ज्ञान व्यवहार म्हणून ज्याला आपण संबोधित आहेत असं तुम्हाला समजेल <laughs> ही त्रिपुटी का लक्षात ठेवायची त्याचं कारण त्याच्या हातून जर काही मनाने शरीराने क्रिया घडल्या तर त्यातली त्रिपुटी आहे म्हणून सुद्धा सदरुपयात समजा दृष्टी मानसिक क्रिया आणि शारीरिक क्रिया तिन्ही क्रियांची ही त्रिपुटी आपण ध्यानात ठेवली म्हणजे या चार त्रिपुटीमध्ये तिन्ही क्रिया अंतर्भूत असतात आता शेवटची त्रिपुटी ती राहिली म्हणजे भोगता भोग्य आणि भोग ही जो आपल्याला दिसतो व्यवहारामध्ये महाराज सांगतात ही त्रिपुटी आपण ध्यानात ठेवली म्हणजे साक्षात किंवा आपल्याला दिसणारे त्याचे, त्याचे संगती लागून तेही तदरूप आहेत असं आपल्या लक्षात येईल म्हणून जे करावे हे भाष जाय ती होय तयाचे केले क्रिया मी झाले पणे का घडे काहीची न करणे तयाचे नाव पूजणे खुण्याचे माझी अरे माझी खरी पूजा तुम्ही काय करताय सगळी एकंदर साहित्य पण त्याची खरी सांकेत पूजा म्हणून त्याच्याकडनं माझी घडत असल्यामुळे त्याच्या कर्वी ही घडणारी सांकेतिक पूजा ही त्याची खुणेची पूजा हीच सर्वात श्रेष्ठ सर्वोत्कृष्ट स्वरूपाची पूजा आहे इतकंच नव्हे तर मौली पुढे म्हणते म्हणून करत या ही न करणे ही चिकपी ध्वजा या महापूजा पूजी माते त्याच्याकडून ही घडणारी जी महापूजा त्या महापूजेने तो माझी पूजा करीत असतो असला ज्ञानीपुरुष तो बोले ते माझे तो देखे ते माझे दर्शन आता घ्या हे दर्शनाचं स्वरूप आहे वरच दर्शनाचं स्वरूप लक्षात ठेवायचं हे दर्शन ऐकायचं वरचं ज्याला समजलं नाही त्याने हे दर्शनाचं बोलायचं नाही त्याला हे समजणार नाही ना। वरची मी सांगितलेली जी दर्शनाची आयसे दर्शन माझे साचूकारे हे ज्याला समजलं येणार मग तो देखे ते दर्शन हे त्याला समजणार कारण स्वभिन्न पदार्थच जर शिल्लक राहिला नाही स्वसत्ते सत्ते त्या सत्तेत असणारा दुसरा पदार्थ नाही तर मग त्याने पाहिलेल्या नियमानुसार सुद्धा तो देखे ते दर्शन तर पदार्थात दृष्टीचे नि आलं की निवटी कि खोचे मागे आणि अधिष्ठानाला त्याची वृत्ती ग्रहण करीत असल्या कारणाने महाराज म्हणतात तो देखे ते दर्शन अद्वया मज गमन तो महाराजांनी कसं लिहिले घाली ता हवा तीर्थयात्रा होतोय माझी पूजा आपण भ्रांती नियुक्त आहे कर्तृत्व भक्त ऋतू भ्रांती चित्तात आहे भगवंत म्हणून स्वतःला भिन्न समजतो भेदभ्रांती आहे आणि असा माझा माणूस कितीही संभाराने पूजा करीत असला म्हणून काय झालं आम्हाला काही लोक मनामध्ये कुरकुर करीत घेऊन पूजा करतात बरं लक्षात ठेव मनात न कुरकूर कर वर्ण येऊन आपला हर तुरे गाजूळ घालतात आम्ही ओळखतो कुरकुर करतात का उपयोग आहे घालावं त्याच्याकडनं घालून घ्या मग सगळ्यांचे तुम्ही हार तुरे घालून घ्या मग मी काय मोठा दोष आहे करू तू पहिला मी तुला घालतो ये काही इलाज नाही भेटतात असं एक रत्न काही काय ज्या रत्नांच काय सांगता येत अरे मन गलिच्छ घाण तू वर्ण पूजा करून का उपयोग आहे करावी ती पूजा मनेची उत्तम लौकिकाचे का, का म नाही येथे महाराज म्हणतात अरे मनाने केलेली पूजा लागते <coughs> मनाने त्याच्याविषयी तसा मनुष्य लागतो वरच्या पूजेला काय घेऊन बसला तुम्ही पुढे महाराज म्हणतात तो करीत आपला जप माळ हे एवढी टपोरी माळ गंध हे एवढ कपाळ भरून जणू तो पट्ट्याचा वाघ इतकं गंध साऱ्या अंगावर का उपयोग आहे महाराज म्हणतात राम नाम जपना आपण असं समजू नका की मी या बहिरंग साधनांची निंदा करतो म्हणून बहिरंग साधन जर अंतरंग तेला शुद्धतेला भरून नसेल तर त्याची निंदा मी करीत नाही सगळ्या साधन जनता केली बहिरंग <laughs> साधन त्याच वेळी शोभायमान असतात त्याची योग्यता हो त्याच वेळी योग्य आहे ज्यावेळी अंतरंगात असे आपण झाड ठर कर्म करणे तो विटंबुगा महाराज निले अंतरामध्ये जर शुद्ध नसेल तर तो असेल ते चिकपिद्व हा समाधी माझी जरा समाधी स्थिती नव्हे तो असेल ज्या दशेत असेल ती माझी समाधी जैसे कंकणेशी का कंका कनकेशी कंकणे असे जे अनन्यपणे तो भक्तीयोगी येणे मजसी तैसा उदकी कल्लोळू का पूर्वी परिमळू रत्नी उदाळू अनन्यू दे पटू का मृत्यिकेसी घोटे तैसा तो एकवटू मजसी या अनन्य सिद्धा भक्ती या अगव्याची दृश्य जाती मज आपण या सुमती द्रष्ट्याचे जाण तिन्ही अवस्थांचे निद्वारे उपाधी उपहिताकारे भावा भाव स्फुरे दृश्य जे ते हे अगवे मी च द्रष्टा ऐसिया बोधाचा माझी वटा अनुभवाचा सुभटा धिंडा तू नाचे पुढे वाचा ज्ञानी रज्जू झाली आुरू जो वेळा करू रज्जू ऐसाच निर्धारू होये जीवी भांगारा प्रति काही लेणी गुंजभर ही नाही म्हण तया आकारा ती न घेपी जेवी ना तरी स्वप्न विकार राहजता चिवून या उमाने घेता तो आपण याप्रवता न देसे दिसता मी एकताच एकता, एकता होतो ते सेना ते सेना नव्हे तो मी जी झालो होतो आगवे माझाच हा <coughs> विवर त्या ध्यानात येत असत जे काही आधी नाथी जेणे होय स्फूर्ती ती ज्ञा मी हे प्रती होऊन भोगी अशा प्रकारचा आद्यो मी अव्यक्त मी व्यक्तोही मी ईश मी ईश्वरू मी अनादि मी आमरु मी अभय मी आधारू आधेय मी स्वामी मी सदोदितो सहज मी सतो दो सर्व मी सर्व ु समु मी स्वतंत्र ब्रह्म मी पुरु ऐसे आत्मत्वे मजे एकाते या भक्ती जाणून निरोती आणि याही बोधा जाणते तेही मीची पैसे इल्या नंतर आपुले एक पण उरे याीची जैसे का प्रकाशता हो प्रकाशको तया अभेदात ज्योतुको जैसेच्या विलयी केवळ वेदकुवरे पाहिजे तया तेही हेही तो जाणे तया अद्वया आपल्या जाणती ज्ञप्ती जे धनंजया ते ईश्वराची मी हे तया बोधासी ये मग द्वैता द्वैता तीच मीच एक निभ्रांत हे जाणून जाणे जेथ अनुभवी रिघे कितीतरी ओव्याच्या पुढच्या सगळ्या आहेत की ज्या सगळ्या उभ्या या नव्या प्रकरणाचं चिंतन आहे त्या सगळ्या उभ्या आपण ध्यानी घ्या त्यातल्या महत्वाच्या उभ्या एवढ्या आपल्या पुढे सांगितल्या या सगळ्या उभयांचा सारा अर्थ की अशा ज्ञाना ज्ञानातीत दृंग्र स्थितीला हा ज्ञानी पुरुष पावलेला असतो तो आपल्या अदवय ब्रम्हस्थितीला पावलेला असतो तो शरीराने मनाने इंद्रियाने तत्संबंधी जेवढे काही व्यवहार आहेत ते सगळे व्यवहार करतो पण हे सर्व कर्म करण्याविषयी मी आता करता आहे ही भाषा त्याच्या मनात नसते अशी वृत्ती त्याच्या मनात निर्माण होत नाही म्हणून त्याचं जे काही करणं असेल ते सर्व न करणंच आहे त्याचा जो काही व्यवहार असेल ती त्याची अव्यवहार्य आहे जेवढं काही त्याच कर्ण तुम्हाला सहज असलेली त्याची ती कर्म ब्रपण झालेली असतात ब्रम्ह भिन्न पदार्थच नाही तर क्रिया तरी त्याच्या भिन्न कसे राहणार आता ती राहणार नाही उलट अध्यस्थ पदार्थ अध्यस्थ क्रिया अध्यस्त द्वारे हो क्रिया अध्यस्त अध्यस्त अध्यस्त क्रिया, क्रिया, घया अगर भोगता रूपाने घना व्यवहार घया सर्व गोषी उत्पत्ति का स्थिति काली विनाशका ब्रम्हरूपे का नक काही न करण घडत असतेत महत्वाची पूजा असल्या कारणाने सर्वच्या सर्व कर्म मधरूप म्हणजे भगवत रूप झालेले असतात परमार्थ का त्याच्या कर्वी तुम्हाला जरी व्यवहारामध्ये लाखो अगणित क्रिया घडत घडत असल्याच्या दिसल्या तरी सुद्धा अकर्माच जे नाव आहे अकर्मतेची जी त्याची खूण आहे त्या सांकेतिक पूजेने तो माझी पूजा करणारा महापूजक बनलेला असतो त्याच्यातून घडणारी ही सगळी व्यवहाराची व अव्यवहार्य दशेची समाध या अवस्थेतली व्यत्थान अवस्थेतली दोन्ही दशेमध्ये किंवा आरम्य सांगितल्याप्रमाणे देखणेना न देखणे ना ऐशी दशाचे निपजे ते दर्शन माझे साचूकारे हेही आणि तो देखे ते दर्शन माझे हेही उभय स्वरूपाच्या दर्शनाने तो संपन्न असतो अशा दर्शनशास्त्राचा मुख्य आदर्श हा ज्ञानीपुरुष आहे आरंभी आपल्याला सांगितल्याप्रमाणे वेदोपनिषदापासूनच थेट निळोबराच्या जातीपर्यंत सर्व वाङ्मय म्हणजे दर्शनशास्त्र आहे त्या दर्शनशास्त्रातल्या या उभय दर्शनाने संपन्न असला महापुरुष म्हणजे या सर्व शास्त्राची खरी सार्थकता या एवढ्या मोठ्या वाङ्मयाची या अध्यात्मशास्त्राची अर्थवत्ता जर आपल्याला पाहिजे असेल त्याचा वस्तुपाठ जर पाहिजे असेल त्याची सार्थकता त्याचं अन्वर्थ रूप जर पाहिजे असेल तर या ज्ञानी पुरुषाला पाहणं हे त्याचं अन्वर्थ दर्शन आहे दर्शनशास्त्राची अन्वर्थ दर्शनाची स्थिती म्हणजे या ज्ञानीपुरुषाला पाहणं ही त्याची अनवर्थ स्थिती आहे जर या ज्ञानीपुरुषाचं दर्शन आपल्याला घडलं नाही तर या दर्शनशास्त्राचं सगळं श्रवण हे दर्शनशास्त्राचं बैर्यानं मु ऐकणं आणि बोलणं असं ते घडील नाहीतरी कोटी होईल मुकिया बहि्याची असा तो प्रकार घडेल मुक्याने व्याख्यान केले व बहिर्याने अतिशय उत्तम रीतीने ऐकले असा त्याचा अर्थ होईल ना वक्त्याला महत्व आहे ना ऐकणाऱ्याला महत्व आहे दर्शनशास्त्र त्यावेळी सार्थ होत असतो ज्यावेळी असा दर्शन दर्शनाचं दर्शना अन्वर्थ रूप म्हणजे जीवनमुक्त दशा दर्शनाची अन्वर्थ स्थिती अन्वर्थ स्थितीने संपन्न असलेला नांदणारा पुरुष तो डोळ्याने पाहणं म्हणजे जीवनमुक्त पुरुषाला पाहणं म्हणजे नवव्या प्रकरणाचं दर्शन करणं अमृतानुभवातले कसं आपण समजा म्हणण्यात या गोव्यांच्या अशा स्वरूपाला ज्ञान लक्षणातन भक्तीने संपन्न असला महापुरुष त्या महापुरुषाचं हे स्वरूप असल्या कारणाने की याच दर्शन घडणं म्हणून तर देवतया जवळया पाप ना दर्शन अशा महापुरुषाच्या दर्शनाने आणि योग्यतेला प्राप्त होतो दर्शनाला योग्य होतो अशी योग्यता त्या ज्ञानीपुरुषाच्या दर्शनात आहे दर्शनी प्रशस्ती थाव महापुरुषे पुण्य पुरुषे पुण्य पुरुषाच्या दर्शनात आपल्याला एक प्रकारचं विलक्षण समाधान प्राप्त होतं या सर्व गोष्टींचा आपण जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल कि हा ज्ञानीपुरुष एकाला पावलेला असतो ब्रह्मस्थितीला पावलेला असतो या ब्रह्मत्वासी चपार्थाचा योज्या व्यवस्था याच नाव चौथा पुरुषार्था या पुरुषार्थाने संपन्न असल्या ज्ञानीपुरुषाचा असा उभय रूपाने जर आपण विचार केला तर दादा सांगतात त्याप्रमाणे आमोद आले हे जे महाराजांचं म्हणणं आहे ते म्हणणं म्हणजे भोगता आणि भोग्य यामध्ये असलेला जो भेद तो, तो सदाचुष्टात आलेला असतो आणि अशा अभेदाने त्याचा सगळा व्यवहार घडत असतो उभय रूपाने अव्यवहार्य दशेत किंवा व्यवहार्य ये ये दशा येऊनही असलेली अव्यवहार्य ये दशा या उभय रूपाने त्याचा घडणारा व्यवहार हा अव्यवहार्य रूपाचा आहे त्याचं सगळं करणं हे न करणंच आहे असं दोन्ही रूपाने जर आपण लक्षात ठेवलं तर याबाबत कुठल्याही प्रकारचा संदेह मनात निर्माण होणार नाही तरी सुद्धा जनसामान्यांच्या मनात अशी शंका येते की महाराज हे सगळं तुम्ही आम्हाला सांगितलंच खरं पण आम्ही तर डोळ्याने तो व्यवहार करीत पाहतो त्याची काय वाट त्या शंकेच्या समाधानार्थ पुढच्या सगळ्या वय असा आपण समजा आणि मध्ये हा एवढा सगळा विशेष खुलासा ध्यानात ठेवून मग पुढच्या आणि मागच्या वय वाचायच्या म्हणजे या मधला झालेला हा जो खुलासा आहे हा सांधा आहे मागे आमोद असून ते याचं आणि आम्हाला भेदाची व्यवहाराची प्रती होती त्याची काय वाट याच आणि जे काही मूळ रूप आहे सांधा जो आहे तो खुलासा खुलासा व्यवहार आहे तर इतर लोकांप्रमाणे व्यवहार केल्याची प्रस्थिती येते तिची वाट काय सहजी मनुष्याच्या मनामध्ये जी गोष्ट अतिंद्रिय स्वरूपाची त्याबाबत फारशा शंका येत त्यातही प्रवेश केल्यानंतर अनंत शंका निर्माण होतात हा भाग दुसरा लोकांचा विचार केला म्हणजे दिसणाऱ्या पदार्थाविषयी ज्या शंका येतात उदाहरणार्थ अतिंद्रिय पदार्थात म्हणजे आकाशाबद्दल माणसाच्या मनात शंका आहे त्याच्याविषयी वादविवाद आहे मायेबद्दल शंका आहे त्याच्याविषयी वादविवाद आहे ब्रह्माविषयी शंका आहे धर्माविषयी शंका या सर्व गोष्टी इंद्रिय होत नसल्या त्याविषयी शंका पण दृश्य पदार्थामध्ये यद्यपि एक जीवनमुक्त शंकेचा विषय व्हावा कुठे गंभर त्याच्या नजरेला दिसतो हाच त्यातला एक काही उणे पण असला तर जगात अन्यत्र कितीतरी उणेव आहेत <laughs> का त्याचा शंका आहे त्याच एकच कारण त्याचा दुष्ट व्यवहार आपल्या एकंदर नजरेत सतत चाललेला असतो हे त्याच मुख्य कारण आहे मनुष्य जर अनधिकारी असेल तो त्याच्या पुढे अगदी खरोखरी ब्रह्ममूर्तीमंत येऊन जरी सगुण साकार होऊन उभं राहिलं तरी त्याची त्याच्याविषयी तशी बुद्धी होईलच असं नक्की सांगता येत नाही असो तरी पण ज्ञानी पुरुषाच्या या अव्यवहार्य दशेच त्याच्या ब्रह्मस्थितीचं ब्रम्ह त्याचा अवस्थान असता असं वर्णन ऐकल्याबरोबर मनुष्याच्या मनात सहजच शंका निर्माण होते की तो व्यवहार करीत असल्याचं आम्ही डोळ्याने पाहतो हे काय अव्यवहार्य दशी दशा ही त्याची आहे ते अंतरंग त्याची दशा आहे जगताविषयी त्याचा मिथ्यात्मनिष्ठ असतो आणि ब्रम्हात्मक संपन्न असतो अशा जीवनमुक्त दशेमध्ये तो संमिश्र स्वरूपाने असतो त्यालाही एक दशा अशी लाभलेली असते की जी काल सांगितल्याप्रमाणे ज्ञाना ज्ञाना ती स्थिती आहे त्या दशेला प्राप्त झाल्यानंतर उर्वरित आयुष्यामध्ये लोकदृष्टीने जो त्याचा व्यवहार दिसून येतो त्याविषयी मनात ज्या शंका निर्माण होतात त्याचा काहीसा विचार आपण काल केलेला आहेच आहे अजूनही त्याचाच विचार ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे लिहिलाय मनुष्याच्या उपलब्ध येते शेवंतीच जे फुल असतो त्या शेवंतीच्या फुलामध्ये हजारो पाकळ्या त्याच्या असतात त्या हजारो पाकळ्या आपण मोजायच्या ठरवल्या तर काही मोजताही एकमेकापासून भिन्न असतात असा त्याचा एक गोलाकार तयार झालेला असतो त्या वाटोळ्या आकारामध्ये एका ठिकाणी त्या जरी असल्या तरी त्या परस्पराहून हजारो पाकळ्या भिन्न रूपाने असतात आणि भिन्न रूपाने जरी असल्या तरी आपण जेव्हा फुलाला मोजत असतो तेव्हा शेवंती पण जे आहे त्याच ते मात्र त्या सगळ्या पाकळ्यांच्या वरती मिळून असतात कारण तो एक संघात आहे एक गट आहे तेवढ्या पाकड्यांचा त्या हजारो पाकळ्यांचा जो गट त्या सगळ्या गटाला त्या सगळ्या एकंदर संघाताला मिळून आणि शेवंती हे नाव आहे त्या शेवंतीपणाला सोडून एकही आणि पाकळी त्याच्यावरून भिन्न असत नाही शेवंतीपणामध्ये सर्व पाकळ्यांचा समावेश होतो सगळ्या मिळून एक असतात शेवंतीपणाच्या त्या बाहेर नसतात मोजायला लागल्या तर हजार असतात आणि त्या परस्पराहून भिन्न असतात म्हणजे हजारो पाकळ्या परस्पराहून भिन्नातून शेवंतीपणाला सोडून ज्याप्रमाणे बाहेर असत नाही अगदी त्याच पद्धतीने किंवा असाच दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीतही दिलेला आहे ज्ञानेश्वर मौली असं म्हणते फुला फुलसरा लेख चढे हा धृती दुजी अंघोळी न पडे तैसे श्लोक अध्याय पाडे जाणार मौली म्हणते फुला फुलसरा लेख लेख फुलांची किंवा त्या फुलांची एकंदर कोणी रचना उत्कृष्ट प्रकारे करून त्याचा जर हार तयार केला तर त्या हाराच्या पदरांची गणना करायची ठरली मोजणी करायची ठरली तर त्या मोजणीमध्ये आपल्याला बोटे टाकता येतात आणि बोटाने आपण त्याची मोजणी करू शकतो एक दोन तीन अशा पद्धतीने म्हणजे फुलांचीही गणना करू शकतो फुलांची उत्कृष्ट प्रकारे रचना करून केलेल्या हार व त्या हारांचे पदर त्या पदरांची गणना करू शकतो त्याच मोजमाप करू शकतो पण फुल किंवा फुलांचा जो हार किंवा त्याचे जे पदर त्यांच्या विना दुसरा एक जो सुगंध त्यात साठवलेला आहे त्या सुगंधाची स्वतंत्र म्हणून जर आपण गणना करण्यासाठी प्रवृत्त झालो तर अंघोलीवर दुसरं कोणतंही बोट पडत नाही पहिले एक बोट टाकायचं आणि त्या बोटानंतर दुसरं बोट टाकता दुजी अंघोली न पडेल एक सुगंध पुढे काय सुगंध एक दुसरं काही त्याच्यामध्ये त्याप्रमाणे श्लोक अध्याय पाडे सातशते श्लोक अध्याय अठराचे लेख देव बोलिले एक जे तुझे नाही उपक्रमोपसंहाराधिकांचा जर विचार केला तर अद्वैत तत्वज्ञानाचा कृतिपाद्य विषयाचा जो धागा आरंभापासून आहे तो सातशे श्लोक संपतो तसा तो धागा आहे आणि अध्याय जरी पुष्कळ असले श्लोक जरी पुष्कळ असले तरी सिद्धांताची अभिन्नता ही सतत एक रूप आहे असं आपण जाणावं यासाठी तो तिथे दृष्टांत दिला आहे त्या दृष्टांताचं तात्पर्य एवढंच आहे की आरंभापासून शेवट सिद्धांताची अभिन्नता कशी आहे तर सिद्धांताची जशी सातशे श्लोकाने भिन्नता निर्माण होऊ शकत नाही दृष्टांत करायचे सातशे श्लोक आहेत अक्षरांची संख्या अजून प्रत्येकाची मोजली तर ती पन्हा वेगळी आहे बत्तीस बत्तीस अक्षर एका श्लोकामध्ये असतात सातशे श्लोकाप्रमाणे करा एवढीही सगळी संख्या जरी मोजली हे परस्परा भिन्न असले तरी फुलांचा आणि फुलांच्या पदरांचा हिशेब करता तो, पण सुगंधाचा करता येत नाही त्यामध्ये जसं दुसरं बोट पडत नाही किंवा अठरा अध्याय असावेत सातशे श्लोक असावेत पण भगवंताच्या बोलण्यामध्ये त्या सिद्धांताची अभिन्नता जशी कायम असावी अगदी त्याच पद्धतीने ज्ञानेश्वर माऊली इथे पण सांगते हा जो ज्ञानीपुरुष आहे या ज्ञानीपुरुषांच्या या व्यवहारामध्ये जरी ही त्रिपुटी तुम्हाला दिसत असली तरी ती त्रिपुटी सर्वच्या सर्व ब्रम्हूप असल्या त्या त्रिपुटीमध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचा भेद निर्माण होत नाही त्रिपुटीच जे मूळ अधिष्ठान आहे त्यात भिन्न निर्माण होत नाही दिसायला त्रिपुटी भिन्न असली तरी त्यामध्ये अनुत्तीत असलेले जे अधिष्ठान त्याची समव्याप्ती मात्र सर्वत्र असल्या कारणाने त्याच्यामध्ये तुम्हाला त्या अधिष्ठानात कोणतेही प्रकार पाकळ्यासारखे पण त्याच्यामध्ये अनुस्थित असणारं जे तत्व ते मात्र सुगंधासारखं ते जसं एकच एक आहे त्याप्रमाणे मध्ये ब्रात चैतन्य भिन्न आहे आणि समव्याप्त आहे या तिन्ही गोष्टी सारख्या लक्षात ठेवायच्या द्रष्टा दृष्ट्या आणि दृष्टी किंवा दर्शन यांच्यामध्ये समव्याप्त असणार यांचं अधिष्ठानभूत असणार आणि याहून वेगळा असणारा असं जे चैतन्य ते मात्र एक रूप आहे एक सारखा त्याच्यात भेद निर्माण झाला नाही होणं शक्य नाही वेगळ्या शब्दाचा अर्थ तुम्हाला वेगळ्याचा अर्थ द्रष्टा आणि दृश्य हे जे दोन भाव आहेत हे दोन भाव अधिष्ठानामध्ये नाही आहे या दोन्ही भावन ते विवर्जित त्याचं जे मुख्य स्वरूप आहे ते द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीहून वेगळा आहे ते अधिष्ठान रूप आहे ते यांच्यामध्ये समव्याप्त मान असं कायम ठेवलं पाहिजे कारण त्याचं निर्विशेष तुम्हाला कळणार ज्यामुळे यांचा द्याना द्याना ते निराश केला संपूर्ण जगत अध्यक्ष बोलता येणार नाही तेव्हा अधिष्ठान हे वेगळा आहे मग अधिष्ठानात नाही असं सांगायला पाहिजे तसंच सांगायला लागलं की दोन्ही लक्षात ठेवायला सांगायला लागलं तुम्हाला काय म्हणतो कुठे तो निर्विशेष रूपाने सत्सामान्य वेगळा पण आहे कारण अध्यक्ष त्रिपुटी उत्पत्ती काली स्थितीकाली आणि विनाशकाली अधिष्ठान रूप आहे अधिष्ठान यांच्या पूर्वी आहे यांच्या काली आहे यांच्या नंतर आहे समन्वय समजून घ्यायचा असेल तर या गोष्टी दोन्ही लक्षात ठेवल्या पाहिजे एका बाजूने ठेवायला लागला तर त्याला समन्वय म्हणता येणार नाही पुन्हा शंका तुमच्या मनात येईल कधीतरीचा विचार काय करणार हे लोक काय करता झाले <laughs> कुणी तात्पुरता विचार करण्याकडे लोकांची फार प्रवृत्ती यद्यपि दृष्टीसृष्टी वादाचा एखादा महात्मा असला तर तो भाग दुय्यम आहे <coughs> किंवा त्या वादापुरताच तो वित आहे पण एकंदरंगाला सांगायचे असेल तर तात्पुरता माणसाने तो जर मनुष्य विचार करणार नाही तर स्वयं वागतातच आहे आणि जे वागत त्यांना पुढचे परिणाम बघावे लागतात पुढचे म्हणून याचे अदृश्य होणारे परिणाम आपण जे कर्म करतो त्याच्यामध्ये काही दृष्ट परिणाम घडतात ते अदृश्य घडतात त्याचा कोण विचार करायला तयार नाही फक्त दृष्ट आणि आत्ता काय आहे सध्याचा उपस्थित असलेल्याची चिंता पहिल्यांदा व्हावी मान्य आहे तेवढा न्यायचा पुढच्या अजिबात विचार करू नका हित पदार्थाची गती चिंतनी आहे या शब्दाचा अर्थ एवढाच आहे की आत्ता काय आवश्यक आहे तेवढं करा मग पुढचा विचार करा दृष्ट कारण आत्ता जे दुःख होतंय त्या कार्याचा अगोदर विचार करा मग कारणाचा विचार करा हे सांगण्यासाठी म्हणून तो विषय सांगितलाय पण ही गोष्ट की अधिष्ठानामध्ये या नामरूपाचा द्रष्टादृश्य दर्शनाचा व्यतिरिक आहे आणि द्रष्टादृश्य आणि दर्शन याच्यामध्ये अधिष्ठानाचा अन्वय आहे ही गोष्ट विसरून चालणार नाही अन्वयाची भूमिका म्हणजे ही अशीच आहे की तत्वत परमार्थत तो काही करेल परमार्थता ही त्रिपुटी त्याच्या ठिकाणी संभवत नाही आणि व्यवहारत वा जरी संभवली तरी त्यात परमात्म्याचं जे अनुस्थित व्यापकत्व आहे ते सगळीकडे समजस्वरूपात असल्या कारण ते तुम्हाला मानलं पाहिजे नवा नवा अनुभवी वाजता वाधावी अखरी एका गावी कस दिले उत्तम लिहिले त्यानं कि व्यवहारत नवे नवे त्याला अनुभव या नवनवीन अनुभवामध्ये त्या अनुभवांची जी शोभा आहे म्हणजे तरी काय त्या शोभेचा अर्थ असाच आहे की त्याच्यामध्ये भोक्तृत्व आहे त्याच्यामध्ये भोग्य आहे आणि भोक्तृभोग्य व्यवहार जो घडतो भोग जो, जो त्याच्यामध्ये घडतो तो व्यवहार जरी व्यवहारता दिसत असला तरी सुद्धा या सर्व व्यवहारांचा मुख्य आश्रय या सर्व व्यवहारांचं मुख्य अधिष्ठान जो चैतन्य परमात्मा आहे तो परमात्मा त्या ब्रह्मवेत्याचा मुख्य गाव ब्रम्ह वेत्याला जर विचारलं की तुझा गाव कोणता तर तू सांगेल माझा गाव ब्रम्हपुरी अखंड वास करणे ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखो या तोंड विटाळाचे विटाळ्या शब्दाचा अर्थ एवढा सगळा अर्थ आहे भेद आहे विटाळ शब्दाचा अर्थ त्रिविध ताप आहे विटाळ शब्दाचा अर्थ देह संबंधी पदार्थांच्या पासून होणारं दुःख आहे अनेक अर्थ होतात यापैकी एकाच तो मला तोंड सुद्धा दिसणार नाही तोंड सुद्धा बघायचं कारण नाही तर तिथे सिद्ध होत नाही त्याप्रमाणे हा ब्रह्मवित्याचा गाव असल्या कारणाने म्हणजे ते त्याचं ठिकाण असल्यामुळे त्या ठिकाणी घडत नाही प्रत्यक्ष व्यवहार घडतो त्याची काय वाट अशी माणसाला त्रिपुटीची संगती ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने जर आपण पाहू लागलो तर नवनवीन अनुभवाच्या भोग्य भोगकृत्त व्यवहारामध्ये जरी तो आपल्याला वावरत असल्याचा दिसला तर या सर्वांचा अधिष्ठान जो परमात्मा तो त्या ब्रह्मवित्याचा मुख्य राहण्याचा गाव असल्या कारणाने त्या ठिकाणामध्ये कोणत्याही प्रकारचा हा व्यवहार घडत नाही परमार्थ घडणं शक्य नाही हा त्याचा अर्थ आहे आता आपल्याला शंका येईलच ही पुन्हा काय की बाई आम्हाला व्यवहार दिसतो त्याची काय वाटे नेहमी माणसाच्या मनात शंका येतच असते तुम्हाला परवा सांगित ना कि माणसाला शंका येण्याच्या सर्वत्र जागा पण माणसांचा अन्न भरवसा आहे आणि परमार्थात भरसा नाही नको त्याच्यावर भरवसाय कितीतरी शेकडो उदाहरण आहे प्रपंचा मध्ये कि ज्यांच्यावर विश्वास ठेवू नये तिथे माणसाचा विश्वास आहे शेकडो व्यवहार आहे पण पुर ज्ञानीपुरुष दिसला की त्याच्यावर शंका व्हायका गमत आहे ते बघा जी कल्याणाची गोष्ट आहे तिथे शंका याचा अर्थ आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही आंधळेपणाने हे तुम्ही तर्कशुद्ध पद्धतीने हे शिका समजवून घ्या शास्त्रीय शुद्ध पद्धतीने त्याच्या निकषावर त्याला घासून तुम्ही कुसून घ्या पण घासून कुसून घेतल्यानंतर एकदा निर्णय झाला की ही गोष्ट खरी आहे गोष्ट सत आहे हा सतत आहे हा आत्मा आहे हे अनात्मा आहे हे खरं आहे हे खोटा आहे एवढं जर तुम्हाला नक्की विचारानं बैठकीवर जर समजलं असेल तर खऱ्याची सांगड का धरत नाही त्याची कास धरून का चालत नाही खरं खोट समजून सुद्धा निर्णय देऊन सुद्धा माणसं आपण केलेल्या चुकीचं अप्रस्तुत बुद्धीच्या सामर्थ्यावर वाघातुर्यावर समर्थन करण्यामध्ये प्रवृत्त होतात ही त्याच्यापेक्षा समर्थन करण्याचा प्रयत्न करणं ही महा चूक आहे महाघोड चूक आहे पण अशी व्यवहारात आपल्याला अनेक माणसं दिसून येतील अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसून येत की चूक चूक तर घडतेच पण त्याच अप्रस्तुत असं समर्थन करण्यामध्ये प्रवृत्त असल्याची लोकांची संख्या दिसून येते हे त्याच्यापेक्षा आश्चर्य चुकलं तर चुकलं ठीक आहे दुरुस्त करतो म्हणायची माणसाची प्रवृत्ती पाहिजे पण नाही चुकायचं आणि पुन्हा चूक मान्य करायची नाही तिसरी गोष्ट म्हणजे अप्रस्तुत त्याचं समर्थन करायची की ही चूक नाहीच आहे घ्या वर ही चूक नाहीच आहे आमच्या परवा सांगितलं पुन्हा सांगतो शहाण्या माणसाला मुळे माणसाला त्यात शहाण्या माणसाला विशेष कारण वेड्या माणसाला सांगितल्यावर थोडी ऐकायची त्याची बुद्धी असते म्हणून पण या माणसाला ऐकायची तर त्याच्यासारखा पण शहाण्याला त्याची चूक समजणं अति अवघड काम आहे जगामध्ये तर शहाण्याला ही गोष्ट समजावी त्याच्या लक्षात त्याची उणी व्यावी हे सगळ्यात त्याच्या परमभाग्यातलं महत्वाचं ठिकाण आहे किंवा महत्वाचा क्षण आहे सुवर्ण क्षण म्हणतात तो हा माणसाला आपली चूक समजावी हा त्याच्यामध्ये मुख्य भाग आहे पण माणसाला आपली चूक समजत नाही किती तरी व्यवहारामध्ये आपल्याला असं दिसून येणसाला चूक वाटत नाही म्हणून तर एकदा टिळक आणि दादा पंडुभंगाच्या दर्शनाला गेले तिथे असा नियम आहे आपला कान धरो निया न गरुड पारी असा नियम आहे तेव्हा गरुड पाराजवळ गेल्यानंतर कान धरून दादाही नाचले टिळक म्हणले चला आपण कुठे म्हणले इथे नाचायच असतं कान धरून कशासाठी नाचाय ते कारण बाहेर सांगतो पण नातायचं आता काय कारण बाहेर सांगायचं पण नाच मात्र असतं इथे कानधरा इथे नाचा पहिल्यांदा मग आपण त्याचा पुढचा विचारतो काय करता ना इलाज होता जर कान धरून बळवंतराव नाचले नसते तर दादानी त्यांचे हात कान त्यांच्या हातात देऊन त्यांना नाचायला लावलं लागत तर मी असे लंगोटी मित्र होतेच दोघ एकमेकांचे त्यामुळं किंवा दादा, दादा की मी जर त्यांना वर्गणी दिली नसती तर त्यांनी माझ्या खिशात हात घालून पैसे घेतले असते असं दादाने टिळकांच्या विषयी लिहून ठेवले घ्या किती मैत्री होते अगोदर तुम्ही लक्षात घ्या आणि मी काय बोलतो ते त्यांना घ्या तेव्हा कान धरून त्यांना नाचायला लावलं टिळक ही अतिशय थोर असल्या कारणाने त्यांचं आणि दादांचं मित्रत्व असल्या कारणाने कान धरून तिथे नाचले बाहेर आल्यानंतर त्यांनी विचारलं म्हणले विनायकराव म्हणले थांबा काय कान धरून का नाचायचं ते कारण नाही म्हणले तुम्ही सांगितलं आता आपण बाहेर आलो ना मंदिराच्या अगोदर कारण सांगाल मग फॉल टाकायचं आता आले <laughs> का बंद कान धरून मला नाचायला जसं तुम्ही लावलं आता मी तुम्हाला उत्तर तुम् दिल्याशिवाय चालू देणार नाही बोला एकाने एका गल्लीत राहणारे असल्यामुळं उत्तर ठीक आहे म्हणले सांगू का कारण जगामध्ये तुम्ही जगाची पुढाय तुम्ही लोकमान्य कुणी तुमच्या मधला माणूस चुकला की त्याचा काम तुम्ही धरता पण तुमची चुक झाली तर तुमचा काम कोण धरणार तुमच्यापेक्षा मोठा कोणी नाहीच आहे तुमचा कान कोणी धरणारच नाही तेव्हा आपला कान कोणी धरणार नाही म्हणून आपण देवा पुढे येऊन आपल्या चुका मान्य करून आपण आपला कान धरायचं असं म्हणजे बरं का येले पद्धत चांगली त्याच्या पुढे अजून सांगू का म्हणले त्याचं कारण असं आहे की कसं या हा असत्य संसार का केले तर माझे माझे तत्वज्ञानाच्या दृष्टीने रम्ममाध्यासामध्ये तू का म्हटला ज्या जगताला तू सत्य मानून का वागवू लागला वासना आवरली असं महाराज आपल्या वासनेविषयी जगत सत्यत्वाच्या बुद्धीविषयी हे विष आमच्या आता पुन्हा या जगताला मी सत्य समजणार नाही अशी देवाजवळ जवळ या सत्यतेविषयीची झालेली चूक ती कबूल करणं चूक कबूल करण्याचा अर्थ असा होतो बरं आमची मुलं विचारतात आमचं चुकलं याला याला प्रायश्चित्त काय याला प्रायश्चित्त ताट्या नेहमी सांगत असं तेच मी प्रायश्चित्त मुलांना सांग ताट्या म्हणजे याच सगळ्यात मोठं प्रायश्चित्त असाय तुला जर खरोखर ही चूक घडवून सगळ्यात मोठं प्रायश्चित्त तुम्हाला एक गोष्ट सांगून जसं तसं कोणाही घडू द्यायची नाही चूक तुम्हाला एक गोष्ट सांग तुम्हाला आमच्या ह्या सांगायचं बोलायचं ठरलं मुलांना आमच्या अशी सूचना करायची पुन्हा पुन्हा करायची नाही तेवढी एक गोष्ट जर तुम्ही मान्य केली तर एक दिवसात आयुष्यात असा क्षण येईल कि ज्या क्षणामध्ये तुमच्या रोज चूक राहणार म्हणजे मग कुराडी किडे सापडते कुराडी किडे सापडते ना आयुष्यात एवढा एक जरी नियम केला तरी मनुष्य एक दिवस असा येतो की मनुष्य भिंतुक होतो आचाराचे होत नाही त्याचा <laughs> अर्थ असा की इतका मनुष्य निगरघट्ट बनलाय त्याला काही इलाज नाही म्हणजे निर्डवल्याचं होतच साधू संतांनी केलेल्या माणसाने पुन्हा पुन्हा दुरुस्त केल्या तर मनुष्य करू शकत हे गोष्ट करून तो ज्याच्याकडून चूक दुरुस्त होणार नाही केलेली चूक जर पुन्हा पुन्हा करू लागला तर त्याला पशु म्हणल्याशिवाय दुसरा मार्ग नाही असं सारा अभिप्राय एवढाच आहे की मनुष्याला आपली चूक जर समजली तर मनुष्य कुणाच करीत नाही तो दुरुस्त करतो कशासाठी सांगितलंय सगळं कि टिळकांना असं सांगावं लागलं की आपली चूक कोणाला सांगता येणार नाही आपली चूक कोणत्या लक्षात येणार नाही जर आले तर आपण आपला कान धरून देवा ती कबूल करावी वो पुन्हा ती चूक करायची असा निर्धार करण्यासाठी हे कान का। धरायचं म्हणजे त्या माणसाच्या आयुष्यामध्ये उत्कर्ष म्हणून ज्याला म्हणतात उन्नती विकास म्हणून ज्याला म्हणतात तो होता होता एक क्षण आयुष्यात असा येतो की त्याचं जीवन शास्त्र सांगतो त्याप्रमाणे परिपूर्ण आणि सफल होत दादानी हे वर्णन सांगदेवाच्या बाबतीत केले सांगदेवाला एवढा मोठा आपल्या स्वतःच्या बोधात असलेली उणीव त्याच्या लक्षात आली मी एवढा जगात जरी मोठा श्रेष्ठ असलो तरी ज्ञानेश्वर महाराजांचं जे अवतार कार्य आहे ते अतिशय मोठं अवतार कार्य असं त्याच्या लक्षात आलं म्हणून तर तो ज्ञानेश्वर उद्धार झाला असं आपल्याला दिसून येत पद्धतीने आपली स्वतःची उणीव आपल्याला कुठेतरी कधी लक्षात यावी लागते हा त्यातला मूळ भाग आहे ज्ञानी पुरुषाविषयी त्याचा व्यवहार आपल्या नजरेला जरी दिसत असला तो त्रिपोटीत वावरत असल्याचा दिसला तरी त्याचा मुख्य जो गाव आहे स्वस्थ स्वस्मिन तिष्ठती आपल्या स्वस्वरूपामध्ये सदा राहणारा असल्या कारणाने त्या दृष्टीने मात्र एकही व्यवहार घडत नाही त्याच्यावर माणसाच्या मनात शंका येते की प्रत्यक्ष व्यवहार घडत असल्याचा दिसतो त्याची काय वाट परमात्मा सर्व व्यापक आहे ब्रम्ह ब्रम्हती म्हणजे ब्रह्मविद ब्रह्म म्हणजे सर्व व्यापक पदार्थ जिथे असतो तिथे क्रियेचा असंभव सर्व व्यापक जर खरोखरी ब्रह्मवेत्ता ब्रम्हूप असतो किंवा ज्ञानेश्वर माऊली म्हणते त्याप्रमाणे देही परब्रम्ह मानू येईल तो देहात असतानाही त्याला परब्रम्मरूप मानता येईल झाला असेल ब्राह्मरूप होतो या शर्तीच्या म्हणण्याप्रमाणे अखंड आणि तिथेच जर तो वास्तव्य करीत असेल ब्रम्हपुरी अखंड वास करणे आम्ही जर महाराजांचं म्हणणं आहे असेल तर त्याच्या दृष्टीने तत्वत तो सर्व बनला असल्या कारणाने अक्रिय संपूर्ण क्रिया तिथे संभवू नयेत क्रियेचा त्रैकालिक अत्यंत अभाव असावा योग्य गोष्ट आहे त्या ज्ञानयोग संपन्न श्रेष्ठ पुरुषाचा हा स्वतःचा अनुभव आहे त्याच्या प्रतीच्या दृष्टीने देखील आपली प्रती जगचमुक्ति जगती त्याला तीन जगामध्ये भेद तरी कुठे आहे त्रिभुवनात त्याच्या दृष्टीने भेद नाही असा त्याचा अर्थ आहे म्हणून सर्व व्यापकतेला तो पावला असल्या कारणाने त्याच जीवन परिपूर्ण झाला असल्याकारणाने त्याचं जीवन सफल झालं असल्याकारणाने किंवा श्रुती स्मृतीची अर्थ आपण होऊन मूर्त असा अर्थवत्तेला तो पावला असल्या आपण जर या ज्ञानीपुरुषाचं चरित्र या ज्ञानीपुरुषाचा हा पुरुषाची ही मूर्ती वेदा पुढे जर आपण ठेवली की हा पुरुष अशा स्वरूपाला आहे तर तिने तो सांगतील की छान आनंदाची गोष्ट आहे सार्थक या महापुरुषाच्या जीवनाने झालेला आहे असं सगळे वेद म्हणतील इतकंच नव्हे तर त्याच्या सर्व व्यापक बोधाला पाहून त्याच्या त्या, त्या ज्ञानैश्वर्याला पाहून सर्व वेदांनी स्वतः आपला स्वतःचा मानवावर असलेला जो अधिकार विधीचा विधी आधिपत्य ज्याला म्हणता येईल तो वेदाने आपण होऊन आपला आधिपत्य त्या ज्ञानी पुरुषावरच काढून घेतलेला आहे याला शास्त्रामध्ये ज्ञानीपुरुषाला विधी किंमत नाही असं म्हटलेलं कोणताही त्याला विधी नाही त्याला कोणत्याही विधी आणि इंकर बनवू शकत नाही विधिक इंकर जीवनाला पाहून म्हणत असतो त्याचा अर्थ आपण असा करू नका कि तो अवैध वर्तन करतो तो कसा वागतो असं सांगायचं नाही आपल्याला आता वेदाने त्याच्या या फलीभूत जीवनाला परिपूर्ण जीवनाला पाहून असं आपलं स्वतःच मानवावर असलेलं जे आधिपत्य ते काढून घेतले म्हणून त्याला विधिकिंकर असं म्हटलेलं आहे आणि विधिकिंकर शब्दाचा अर्थ असा कि पूर्वसंस्कार वशात तो कसा वागत असेल तो वागत असेल त्याला अमुक प्रकारचा विधी आहे नियम आहे असं मात्र नाही एवढा होत म्हणून त्याला विधिकिंकरत्व नाही आणि आपण त्या वेदाने हे विधीच जे आधिपत्य आहे ते काढून घेतलं असल्या कारणाने सर्व व्यापक स्वरूपाच्या ठिकाणी क्रियेचा असंभव आहे ही वस्तुस्थिती आणि व्यवहारत तो वागत असताना त्याचा फलीभूत जीवनाला पाहून आणि विधिकिंकरत्वाचा जो भाग आहे तो त्याने वेदाने आपण स्वतःहून त्याचं आधिपत्य काढून घेतल्या कारणाने हे संभवत नाही एवढंच नव्हे तर पुढे जाऊन वेदात देवाचाही असा संकल्प आहे ना ईश्वराचाही संकल्प असा आहे की अज्ञानी माणसाचा भोगाने आणि क्षय व्हावा आणि ज्ञानी पुरुषाचा मात्र भोगा वाचून क्षय व्हावा कर्मांचा असा वेदा ईश्वराचाही संकल्प असल्यामुळे त्याला मार्ग संचित संपलेलं आहे भाविक क्रियमानाचा स्पर्श होत नाही त्याचं कारण क्रियमान हे नेहमी राग द्वेषमूलक देह तादात्म्य भ्रांती मुलक होणाऱ्या क्रियेपासूनच निर्माण होत असत ती देह तादात्म्य मूलकता आणि रागद्वेषमूलकता त्या ज्ञानी पुरुषाच्या व्यवहारात कर्मात नसल्यामुळे क्रियमाणाचा त्याला स्पर्श होत नाही का होत नाही त्याचे ही मुख्य कारण आहे आणि त्यामुळे त्या ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी निर्माण होणार असं वर्णन सगळीकडे केल्याचं पाऊल कधी मोडत नाही तो आपल्या स्वतःच्या रूपाने असतो किंमत तो जर वर्तन करूच लागला तर नियम असाय जयाच्या लिहिले माझी नीती जी आली त्याचं वर्तन एवढं उत्तम पद्धतीत असत कि ज्याच्या कारण त्याचा सगळ्या व्यवहाराचा क्रिया व्यवहार असो त्याचा व्यवहार तो ज्ञान व्यवहार असो अगर त्याचा व्यवहार तो भोग व्यवहार असो यापैकी कोणत्याही व्यवहारात तो प्रवृत्त झाल्याचा आपल्याला दिसला तरी त्याची ती लीला आहे आणि या सर्व लिलेमध्ये काय नीति जी आली दिसे वेद नीती हे त्याच्या आचारामध्ये सहज लिहिले वावरत असल्याचे आपल्याला दिसून येईल किना त्यामुळे ती नीती जगते असंही म्हणायला हरकत नाही त्यामुळे अशी चिन्ह उमटल्यानंतर प्रश्न सुद्धा नाही ना पण अशा चिन्हा तो म्हणत नसताना त्याला त्यांनी समजायचा म्हणजे तो केवळ सांगतो म्हणून समजायचा असणार का कुणी झालेलं तुम्हाला असं समजावलं नाही आता आपण जो विचार केला की त्याची त्रिकुटी अध्यक्ष आहे तो त्रिकुटीमध्ये अनुष्य आहे ठीक आहे पण जीवनमुक्ती घडू लागले भोग्य तुमच्या नजरेस आला तरी सुद्धा तो स्वतः जो राहतो तो कुठे राहतो तो आपल्या ब्रह्मस्वरूप स्थितीमध्ये राहत असल्या कारणाने त्या स्वरूपाच्या दृष्टीने एकही व्यवहार घडत नाही हीच गोष्ट खरी आहे तरी अक्रिय जो परमात्मा तो त्या ब्रह्मविण्याचे ठिकाण असल्यामुळे त्याच्या ठिकाणी एकही व्यवहार घडत नाही एकही व्यवहार पण व्यवहार व्यवहार कसा घडतो हे पुन्हा दोन वया दृष्टपूर्वक सांगतात व्यवहार कसा घडतो त्याची पण संगती सांगितलेली आहे म्हणून ही विषयांची नावे तुम्ही इंद्रियांचे धवे सैंग धावे तो मोड ही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की इंद्रिय समूह हा आपल्या समोर असलेल्या आपापल्या विषयावर धाव घेऊन तुटून पडत असल्याचे दिसून येतात म्हणजे त्या त्या व्यवहारामध्ये त्यांची प्रवृत्ती झाल्याची दिसून येते पण वस्तुत तो व्यवहार आत्मदृष्टीने त्या ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने तो घडत नाही असं सांगायचं त्याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की भेद हा इंद्रियकृत आहे वस्तुगत नाही भेद हा ही भेद ही आपल्या समोर असलेली जी विषय त्याच्या विषयामध्ये ती ती इंद्रिय प्रवृत्त झाल्याची दिसतात पण वस्तुत त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही व्यवहार घडलेला नसतो हा त्यातनं विषय लक्षात ठेवायचा शिवे शिवे तो दिखे दिखे तैसे का हो असं कस तुम्ही सांगता की इंद्रियांच्या समोर असलेले त्या इंद्रियांचे जे विषय त्या विषयामध्ये ना आपापल्या विषयामध्ये तिथे इंद्रिय प्रवृत्त झाल्याचे दिसून म्हणजे डोळा रूपामध्ये प्रवृत्त झाल्याचं दिसून येतो कान शब्दामध्ये प्रवृत्त झाल्याचं दिसून येतो घराणे गंधामध्ये प्रवृत्त झाल्याचं दिसून येतो याच नाव आपापल्या व्यवहारामध्ये तिथे इंद्रिय प्रवृत्त झाल्याचे आपल्याला दिसून येतात आणि असं होऊनही वस्तुतो व्यवहार होतच नाही असं तुम्ही कसं सांगता त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी पुढचा दृष्टांत दिलाय की समव्याप्त त्रिपुटी असल्याकारणाने हा व्यवहार घडत नाही असं आमचं म्हणेल का दृष्टांत पार कसा आपली जी दृष्टी आहे आपण पाहतो की दृष्टी निघाली पुढे जाते आणि आरशामध्ये प्रतिबिंब पाहते असं आपल्याला दिसून येतो वस्तुस्थितीने प्रतिबिंब तिथे निर्माण होत म्हणजे प्रतिमुख स्वतंत्र एक तिथे निर्माण झालेलं असतं असं मात्र नाही दुसरं मुख तिथे निर्माण होत नाही मुख मुखाच्या स्थानी असत त्याही पेक्षा सूक्ष्मदृष्टी अशी आहे कि दृष्टी ही आरसा पाहायला जाते पण आरसाही पाहत नाही आणि आरशाच्या आतही शिरत नाही आत असलेल्या प्रतिबिंबालाही ती पाहत नाही मग काय करते की जाते तो आरसा स्वच्छ असल्या कारणाने तिथून ती प्रतिहत होते परावर्तित होते आणि परावर्तित झालेली ती जी वृत्ती आहे ती वृत्ती परत येऊन पुन्हा त्या दृष्टीला दृष्टी दु� पाहतात मुखाला पाहत असते किंवा दृष्टीला दृष्टी पाहत असते म्हणजे जाते आणि परत येते आपण आरशामध्ये आपले डोळे पाहायला लागलो म्हणजे काय पाहतो की दृष्टी जाते ती दृष्टी दिसून परावृत्त होऊन पुन्हा याच दृष्टीला पाहते असं आपल्याला दिसून येईल म्हणजे दृष्टी दृष्टीला पाहते निजरूपाला पाहते नाम निजरूपतेलाच पाहते काय अर्षाच्या निमित्ताने ते निजरुपतीलाच पावलेले असते अगदी त्याच पद्धतीने वृत्तीचा हा विषय ग्राहक समजा वृत्ती ही समूह हा इंद्रिय असा काही प्रकार आहे की इंद्रिय कुळ हे आपापल्या विषयाकडे व्यवहार प्रवृत्त झाल्याचं दिसून येतं पण वस्तुस्थितीने आपण पाहू लागलो तर हा अर्षाचा व्यवहार जसा घडतो म्हणजे आरसा हाती घेऊन आपण क्षणभर आपण आपल्याला निहाळून पाहतो तेव्हा आपली दृष्टीत फिरून दृष्टीला ग्रहण करीत असल्याचे दिसून येते असं जर आहे किंवा मुख मुखाच्या ठिकाणी रममाण झाल्याचं दिसून येत म्हणून तासन तास माणसं बघत असतात काय पाहतात दृष्टी दृष्टीला पाहत असते दृष्टीला पाहण्यात जशी सदा रममाण होते किंवा म्हणा तुम्ही थोडासा बारीक विचार करा याच्यापेक्षा एखादा माणूस तुम्ही बघा किंवा तुम्ही तुमचा विचार करा एका किंवा असा प्रयोग करून बघा काही यातनं लक्षात घ्या आपली पाहत असतो आपलं मुख पाहत असतो तेव्हा असते काय माझ्या डोळ्यात काय अगदी कमळासारखे माझ्या डोळ्या आहेत असं चिंतन करता करता तो एवढा रममाण होतो कि त्या रममान दशेमध्ये तो आरशाला पूर्ण विसरलेला आरशाला तो पूर्ण विसरलेला मी हे विसरून जातो दृष्टीच दृष्टीमध्ये पाहण्यामध्ये सामावून गेल्याची तुम्हाला दिसून दृष्टी दृष्टीला त्यावेळी पाहत असते व दृष्टी दृष्टीमध्ये सामावलेली असते असं आपल्याला दिसून ये द्रिष्ट केवळ एक व्यवहार साधा या व्यवहारात जर मनुष्य उपाधीत हा व्यवहार करीत असतानाही कालांतर तो, तो।, तो, तो, तो, तो जर पूर्ण रममाण झाला तर आरशाला व स्वला विसरून दृष्टी दृष्टीला पाहत असते असं दिसून येईल हे जर सामान्य या कश्चित दृष्टांतामध्ये घडत असेल अगदी त्याच पद्धतीने उपाधीत आहात ठिकाणी त्याच्या ज्ञानाला ज्ञाता या रूपाने आश्रयाची परिछिन्नता राहत नाही ज्ञाच्या रूपाने विषयाची त्याला परिचिन्नता राहत नाही या उभय परिच्छिन्नतेने विवर्जित चिदाकाश स्वरूप सर्व व्यापक अपरिछिन्नतेला तो पावला असल्या कारणाने ही जर त्याची व्याप्ती पाहिली या त्याच्या व्यापक स्थितीचा जर आपण विचार केला तर तो, तो व्यवहार घडत नाही तत्वत ही गोष्ट आपल्याला अन्वयाच्या दृष्टीने समजायला हरकत नसाली तुम्ही जर म्हणाल की जरूर हरकत आहे आमची तर आपण अवश्य कराबद्दल काही तक्रार तुम्ही नुसतीच हरकत करीत राहा असाय तुम्ही हे समजून हरकत करता या शब्दाचा अर्थ हे अजून समजलं नाही या म्हणण्याची जी खोली आहे ती अजून समजली नाही त्याचा बिनचूक व्यवहार आहे तुम्ही दृष्टांतच लक्षात ठेवा म्हणजे कारण काय सिद्धांत मनुष्याला एकदम ग्रहण झाला नाही तर त्याचं की माध्यम असतं दृष्टांत म्हणून दृष्टांतावर ही गोष्ट नीट समजून घ्या म्हणजे आपल्या ध्यानातील की आपणच आपल्याला कसे पाहत असतो एक निमित्त असत पण दृष्ट माघारी परतलेली वृत्ती दुरिश्टी दुरिश्टी दुरिश्टी दुरिश्टी ही परतून दृष्टीच दृष्टीला पाहत असते त्यावेळी त्याला आरसा दिसत नाही मुख दिसत नाही दृष्टीच दृष्टीरूप झाली असते तो इतका अभिमान होत की मी काय पाहतो आहे यालाही तू कालांतराने विसरून जातो पण दीर्घकाल पाहणारी माणसं रममान झालेली माणसं मात्र लक्षात घेतली पाहिजे बरं का क्षणभर आता न्यायाण्याचं जरी निमित्त असलं तरी अशी स्थिती एक क्षणात निर्माण होते कि तो त्याला सगळ्याला विसरतो अगदी असं नुसतं पाहण्या शिल्लक राहतो आरसा मी पाहतोच विसरतो इतकी जरी गोष्ट तुमच्या ध्यानात आली जे एवढं समजायला हरकत नाही की दृष्टी जाते परत येते व दृष्टीला पाहते तर दृष्टीच आहे दृष्टीलाच पाहते त्याप्रमाणे ज्ञासापुरुष सर्व व्यापक बनला असल्याकारणाने अपरिच्छिन्नतेला पावल्या असल्या संपूर्ण त्रिपुटीमध्ये तोच जर समव्याप्त आहे तर तद पदार्थाची सिद्धीच होत नाही आता था था? कि मुखाला तिथे लिहिलेलं नाही तसं दृष्टीत दृष्टीला पाहते या शब्दाचा अर्थ आपण डोळ्याने पाहायचं डोळे डोळेच पाहते ते माझे डोळे कसे तस पाहत होता म्हणजे काय पाहत होता आता दृष्टीत पाहतो दृष्टीने दृष्टीला पाहतो यापेक्षा दृष्टीला बारकावा अनेक वेळाच्या दृष्टांत असेल पण या बिंब प्रतिबिंब दृष्टांतात ही गोष्ट देण्यात डोळेच डोळ्याला पाहतायत आता म्हणजे दृष्टीच दृष्टीला पाहते कारण आपण पाहतोय की माझे डोळे कसे पाहायला लागलेत त्यामध्ये तो एकदा रममान झाला मी काळासाहित वास्तविक गमतीनं कौतुकानं क्षणभर आरसा न्यासाठी व आरशाच्या निमित्ताने मुख वा डोळे न्याहळण्यासाठी प्रवृत्त झालेला माणूस हे क्षणा साहित्य इथपर्यंत तर सगळ्यालाच मान्य हे क्षण त्याच्या पुढचा आम्ही आधी तुम्हाला सांगून ठेवल्या तो म्हणजे दुर्ष्टि विसरून तो जातो सगळ्याला कारुन याची स्थिती त्या क्षणामध्ये निर्माण होते एक अल्प काळ असा जसा निर्माण व्हावा हे जर दृष्टांतात समजत असेल तर त्याच दृष्टीने हा ज्ञानीपुरुष सर्व व्यापक असल्या कारणाने कारण त्याच ज्ञान एवढं व्यापक होत असतो नाही अर्जुना वायू <coughs> गगना सर्वत्र दे वायू जसा संपूर्ण गगनामध्ये व्याप्त असावा त्याप्रमाणे या ज्ञानीपुरुषाच्या ज्ञानाला पाठी नाही पोटे नाही पाठी नाही म्हणजे मागे आश्रय नाही पोट नाही म्हणजे पुढे विषय नाही आश्रय विषय विवर्जित म्हणजे दोन्ही प्रकारची परिचिनता टाकून तो ज्ञातृन सर्व व्यापक नुसधेचे ज्ञान होत असल्या पुढे महाराजाळी वे गाळी वे सुख म्हणजे व्यापक गगन गाळीव म्हणण्यामध्ये सूक्ष्माती सूक्ष्मता म्हणजे त्याचं ज्ञान सूक्ष्माती सूक्ष्मही झालेलं असतं आणि व्यापकाती व्यापकही झालेला असत आणि हा नियमही ध्यानात ठेवायचा या प्रसंगाने जी गोष्ट सूक्ष्म असते ती त्या मानाची व्यापक सूक्ष्माती सूक्ष्म पदार्थ व्यापकाती व्यापक असतो पृथ्वीपेक्षा ते व्यापक आहे पाण्यापेक्षा अग्निम आहे त्यापेक्षा व्यापक आहे त्यापेक्षा व्यापक आहे त्याच्यापेक्षा त्यापेक्षा सूक्ष्म आहे ती त्यापेक्षा व्यापक आहे परमात्मा सर्वात सूक्ष्म आहे सर्वात व्यापक आहे सर्व व्यापक असल्यास सर्वात सूक्ष्माती सूक्ष्म असल्या असा परमात्माच जर हा ब्रह्म झालेला आहे तद व्यतिर त्रिपुटीला अस्तित्वच नाही तर मग व्यवहार घडत नाही असं म्हटलं तर काय चुकलं हा या सिद्धांत सांगाव्याचा आहे म्हणून इंद्रिय समुदाय आपापल्या विषयावर तुरुंग आता सांगितलं तुम्हाला कि व्यवहार घडत असल्याचा तुम्हाला उपाधी तहा दिसत असला तरी सुद्धा तत्व ता घडत जसं आरशाच्या निमित्ताने मी आरसा पाहतोय असा व्यवहार तुम्हाला दिसत असला तरी मी आरसा पाहतो आहे आरसा मला पाहतोय असा व्यवहार हा घडत नाही किंवा अर्शाच्या निमित्ताने मी व्यवहार करतोय मी पाहतोय असं नाही उपाधी तास जरी तुम्हाला असं दिसत असलं की माणूस आहे तो आरसा पाहतोय असं नाही आहे किंवा अर्शात असलेल पाहतो असंही नाहीये मग कसं आहे आरशापर्यंत गेलेली दृष्टी आरशापासून परावर्तित होऊन दृष्टीला दृष्टी पाहते हे जसं वस्तुत हा लक्षात ठेवावं उपाधी तरी आरसा दिसतो व्यवहार घडत असल्या दिसला आणि त्याच पद्धतीने उपाधित ज्ञानी पुरुषाचा व्यवहार घडत असल्याचा तुम्हाला दिसत असला तरी तत्वतो व्यवहार घडत नाही त्याचं कारण हे परिच्छिन्नता नाही ज्ञानाला ज्ञात्याची जी परिच्छिन्नता असते ती नाही ज्ञायाची जी परिच्छिन्नता विषयाच्या निमित्ताने असते ती नाही या उभय परिच्छिन्नतेने विवर्जित अपरिच्छिन्न बोधाला तो प्राप्त झालाय म्हणूनच तयाची ज्ञाना पाठी नाही अर्जुना वायू गगना सर्वत्र या दृष्टांताप्रमाणे आपण ही गोष्ट जर ध्यानात ठेवली तर सर्व व्यापकतेमध्ये तत्वत घडत नाही हेच बरोबर आहे म्हणून इंद्रिय समुदाय आपापल्या आयुष्यावर दृष्टी आता पाहतच पाहतात परत तरुण दृष्टी दृष्टीनेच पाहते म्हणजे इंद्रिय स्वरूपच होते त्याप्रमाणे हा हे सुद्धा त्यात ठेवायचं दृष्टी पहिल्यांदा दृष्टीला पाहते लक्षात ठेवायचं दुसरं लक्षात ठेवायचं ते निजस्वरूप होते लक्षात ठेवायचं तुम्हाला निजस्वरूपात सांगण्याकरता मी तुम्हाला सांगितले एक क्षण असा येतो की माणूस विसरून जातो सगळं आरशालाही विसरतो दृष्टीलाही विसरतो पाहणेही विसरतो ते कौतुकही विसरतो पण विसरण्याच जर तुमच्या ध्यानात आलं तर हे लक्षात येईल जर लक्षात आलं नाही तर एवढं तुम्ही दृष्टीला दृष्टी पाहते इथपर्यंत तर कोणाच्याही ध्यानात येत आम्हाला त्याच्यापुढे दोन पावलं सांगतात एक विसरतो हे लक्षात ठेवा आणि त्याच्यापुढेच लक्षात ठेवा ती निजरूप तिला पाव दृष्टी दृष्टीरूपतीला पाहते ती परत फिरून आता असं आहे की आपल्याला हे परत फिरून दृष्टीला दृष्टी पाहते याच्यासाठी उपाधी घ्यावा लागतो शहाणे म्हणताला एवढेही करावं लागत नाही एवढेही करायला लागत नाही तुम्ही दृष्टी झाकण डोळे ती दृष्टी डोळ्यामध्ये सामावलेली असते एवढी पसरणारी वृत्ती डोळ्यात सामावते कि नाही सोपं कामायते समजायला जरा वेगळा म्हणून दुसरी गोष्ट इथे व्यवहाराच्या संगती लावायची पुन्हा व्यवहार घडत असला तरीही सांगायचा म्हणून हा दृष्टांत येईल पाहण्याचा म्हणजे क्रिया घडते दृष्टी क्रिया घडत असतानाही दृष्टीच दृष्टीला पाहते वा ती निजरुपतीला पावते हे जर या दृष्टांतात समजत असेल तर त्याच पद्धतीने व्यवहार घडत असता ही व्यवहार घडत नाही तत्वत ही गोष्टी ते समजून घ्यायला पाहिजे म्हणजे हे दृष्टी क्रिया हे बरं धनात ठेवा व्यवहार आहे पाहण्याचा पण तो व्यवहार घडत असतानाही दृष्टी दृष्टीला पाहते म्हणजे त्याच पद्धतीने व्यवहार घडत असल्याचा दिसत असला तरी तत्वत आश्रय विषय विवर्जित अपरिच्छिन्नतेला तो पावला असल्याकारणाने ज्ञातृज्ञ विहीन तो झाला असल्याकारणाने नुसधेची सर्व व्यापक ज्ञान तो बनला असल्या हा व्यवहार घडत नाही हेच तत्वत बरोबर आहे त्याप्रमाणे वृष्टीचा हा विषय ग्रहणाचा व्यवहार होतो तात्पर्य आत्मस्वरूपाचे ठिकाणी इकडे दृष्टी उपाधित हा त्याच्या दृष्टीने मागे ज्ञाना अशा अपरिछिन्नतेला ना व्यापकतेला तो पावला असल्या कारणाने तत्वत व्यवहार घडत नाही ठिकाणी भोतृभोग्य व्यवहार वास्तविक कसा नाही उपाय होता व्यवहाराची तुमच्या संगती लावण्याकरता ही गोष्ट सांगितलं व्यवहाराची संगती जाईल त्याला दृष्टांत दिला की व्यवहार कसा घडतो दृष्टी दृष्टीला कशी पाहत्या काही दृष्टांत दिला आता स्वतःच्या ठिकाणी कठीण आहे म्हणून स्पष्ट करून सांगितला पाहिजे त्यावेळेस त्यावेळी अशी स्थिती होते न करते तोच तिथे परावर्तन होऊन ही वृत्ती पुन्हा तो, तो।, तो।, तो मुखालाच पाहते या ठिकाणी मुख पाहणार म्हणजे भोगता ही मुख आणि पहावयाचे भोग्य ते ही भोग्य भोग तरी मुखच भोगता तरी मुखच एक एका दृष्ट्यांतर गोष्टी घडत असतात का पाहतो मुख पाहतो कोण पाहतो मुखच पाहत मुखच मुखाला पाहत हे जर व्यवहारात घडत असेल तर भोग्य भक्तृ व्यवहारामध्ये त्याच्या अभेदर असते असं म्हटलं तर काय व्हाव ज्याप्रमाणे भोक्तृभोग हो या दोन्ही रुपा मुखत घडले आहे त्याप्रमाणे जगतात अंतस्करण साई घेऊन इंग्रज विषयाकडे गेली असे जरी दिसले हे तुम्हाला जरी दिसले व्यवहार तरी ते अंतस्करण त्याची वृत्ती व ते विषयही सर्वच परमात्मर सगळेच परमात्म रूप आहेत कारण अध्यस्त पदार्थ अध्य त्रिपुटी उत्पत्ती कानाशकाली अधिष्ठान रूपच असते जो ज्याचा नियमाने हे सगळे एक रूप आहे परमार्थ दृष्ट्या हे कायम गोष्ट ध्यानात ठेवायची हा अवच्छेदेद कायम ध्यानात पाहिजे कि उपाधीत लोकदृष्टीने जरी व्यवहार असला तरी परमार्थत त्याच्या दृष्टीने हा व्यवहार घडत नाही हेच बरोबर आहे दृष्टांत सांगतात व हाच सिद्धांत तेथे स्पष्ट करतात जे ज्याचं कारण असत ते कार्याच्या मानाने सूक्ष्म असतं ते त्याच्यापेक्षा व्यापक असत ते त्याच्यापेक्षा सत्य असत इतकंच नव्हे तर ते निर्विकार एवढ्या गोष्टी कायम घेण्यात सर्वापेक्षा निर्विकार सर्वापेक्षा व्यापक व त्रिकाला बाधित कुट पूतत, कुटस्थ नित्य व सत्य आहे विमल सत्य स्वरूपाचा आहे असा सिद्धांत समजण्यासाठी जरी वाघ व्यवहार दिसत असला घट आहे पट आहे आहे वेळणे आहे असे जरी प्रकार तुम्हाला दिसत असले तरी त्या सर्वांच्या मध्ये व्याप्त असणारी अनुस्थित असणारी मृत्यू एव सत्यम बाकीचा सगळा आकारभेद नामभेद व आचार मनोविकार नामधेय हीच गोष्ट आता पुढील दृष्टांताने ज्ञानेश्वर मौली सांगत आहे